पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील भाग दुसरा प्रकरण दुसरे पाणी पाण्याचे उपचार हे प्रसिद्ध आणि जुने उपचार आहेत त्यासंबंधी पुष्क पुस्तके लिहिली गेली आहेत कुणेने त्याचा उत्तम उपयोग शोधून काढला आह त्यांचे पुस्तक हिंदुस्थानात फार प्रसिद्ध पावले आह त्याचे भाषांतरी आपल्या भाषातून झाले आहे त्याचे जास्तीत जास्त अनुयायी आंध्र प्रदेशात मिळतात कुणेने आहारा संबंधी सुद्धा बरेच लिहीले आहि फक्त पाण्याच्या उपचारासंबंधी लिहिणार आह कुणच्या उपचारातील मध्यबीन दुकटी स्नान आणि घर्षण स्नान हा आह त्याकरता त्यांनी विशिष्ट भांडेही योजले आह त्या भांड्यांची आवश्यकता आहेच असे नाही मनुष्याच्या उंचीप्रमाणे तीस ते छत्तीस इंचाच्या टपचा चांगला उपयोग होतो अनुभवाप्रमाणे मोठे पाहिजे असेल तर मोठ त्यात थंड पाणी भराव उन्हाळ्यात पाणी मुद्दाम थंड ठण्याची जरूर आहे ततका गार करायचे असेल तर थोडा बर्फ टाकावा वेळ असला तर माठात गार केलेल्या पाण्याच्या बरोबर उपयोग होतो टबातल्या पाण्यावर कपडा झाकून जोराने पंख्याचा वारा दिल्याने पाणी लगेच थंड करता येते टब भिंतीला चिकटून ठेवावे आणि त्यात पाठीला आधार मिळेल अशा रीतीने एक उंच फळी ठेवावी की जेणेकरून तिला टेकून रोगी आरामात बसू शकेल या पाण्यात पाय बाहेर टाकून रोग्यांनी बसावे पाण्याच्या बाहेरच्या शरीराचा भाग झाकलेला असावा म्हणजे थंडी वाजणार नाही ज्या खोली टब ठेवले असतील तिच्यात खेळती हवा आणि उजेडही असलीच पाहिजेत रोगी आरामाने बसल्यानंतर त्याच्या ओटीपोटीवर एका मऊ टॉवेलाने आस्ते आस्ते घशन करावे टबमध्ये पाच मिनिटापासून तीस मिनिटापर्यंत बसता येईल स्नान झाल्यानंतर ओला भाग पुसून रोग्याला झोपवून टाकावे हे कटीस्नान खूप आलेला तापसुद्धा उतरविते अशा रीतीने स्नान करण्यात नुकसान काहीच नाही फायदा मात्र आहे हे स्नान उपाशी पोटीस घेता येते बद्धकोष्ठ असले तर या स्नानाचा चांगला उपयोग होतो ते अजिर्ण नाहीसे करते हे स्नान करणाऱ्याच्या अंगावर काटा येतो बद्धकोष्ठ असेल तर कटी स्नान झाल्यानंतर अर्धा तास फेऱ्या घालाव्यात या स्नाचा मी फार उपयोग केला आहे सर्वच वेळा मी यशस्वी झालो आहे असे म्हणता येणार नाही ना पण शंभरातून पंचाहत्तर टक्के केसेसमध्ये यश मिळाले असे म्हणता येईल ताप फार चढला असेल जर रोग्याने टबमध्ये बसवण्याची अवस्था असेल तर ताप दोन ते तीन डिग्री खाली येतो सन्निपात होण्याचा धोका टाळतो या स्नानासंबंधी कुणाचे म्हणणे असे की रोगाचे बाह्य चिन्ह वाटेल ते असो त्याचे आंतरिक कारण एकच असते आतड्यातला ताप आतली उष्णता अनेक रुपांनी बाहेर प्रकट करतो हा आतला ताप कटी स्नाने अवश्य उतरतो व त्यामुळे बाहेरचे अनेक उपद्रव शांत होतात या म्हणण्यात तथ्य कितपत आहे हे मला सांगता येणार नाही ते अनुभवी डॉक्टर्स सांगू शकतील पण नैसर्गिक उपचारांपैकी काही गोष्टी डॉक्टर लोक स्वीकारित असले तरी या उपचारांविषयी त्यांच्यात उदासीनताच असते असे म्हणता येईल यात दोन्ही पक्षांकडे दोष मला दिसतो डॉक्टर लोक त्यांच्या कॉलेजात जे शिकतात तेवढेच पाण्याची त्यांना सवय झालेली असते म्हणून त्याच्या बाहेरच्या गोष्टींविषयी त्यांना तिरस्कार नसला तरी उदासीनता असतेच नैसर्गिक उपचारकांना डॉक्टरांविषयी मनात तिरस्कार असतो आणि स्वतःपाशी शास्त्रीय ज्ञान पुष्प कमी असले तरी ते दावा फार मोठा करतात हे उपचारक संघटीतपणे काम करण्याची शक्ती अंगी बांधवीत नाही कारण प्रत्येकाला आपल्याशी असलेल्या भांडवलाचा संतोष असतो म्हणून दोघे मिळून मिसळून काम करू शकत नाही कोणाचेही प्रयोग खुलात जाऊन होत नाही कोणीही नम्रता शिकून घेत नाही असे सांगून मी नैसर्गिक उपचार करणाऱ्यांची निंदा करू इच्छित नाही फक्त वस्तुस्थिती सांगतो जोपर्यंत त्यांच्यातून एखादा अत्यंत तेजस्वी मनुष्य उत्पन्न होणार नाही तोपर्यंत आहे ही स्थिती पालटण्याचा संभव कमी ही स्थिती पालटण्याची जबाबदारी निसर्गोपचारकांवर आहे डॉक्टर लोकांच्या जवळ त्यांचे स्वतःचे शास्त्र आहे त्यांची प्रतिष्ठा आहे त्यांचा संघ आहे त्यांची शिक्षण केंद्रे आहेत त्यांना काही मरद्यापर्यंत यशही मिळते एखादी अज्ञात वस्तू त्यांनी एकदम ग्रहण करावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून करणे योग्य होणार नाही दरम्यान सामान्य माणसाने एवढे समजून घेणे पुरेसे आहे नैसर्गिक उपचाराचे गुण त्यांच्या नावाप्रमाणे आहेत कारण ते नैसर्गिक का आहेत त्यामुळे अडाणी माणूससुद्धा निश्चितपणे त्याचा उपयोग करू शकतो डोके दुखायला लागले तर थंड पाण्यात फडके भिजवून ते डोक्यावर ठेवण्यात नुकसानमुळेच नाही वर आणखी मातीचा वापर करून ओलेपणाच्या उपयुक्तत आपल्याला भर घालता येईल आता घरषण स्नानावर येऊ जननेंद्रिय हे फार नाजूक इंद्रिय आहे त्याच्यावरच्या कातडीच्या टोकात काही अद्भूत वस्तू आहे इचे वर्णन कसे करावे मला समजत नाही या ज्ञानाचा लाभ घेऊन कुणीने सांगितले आहे की इंद्रियाच्या टोकावर मऊ रुमाल भिजवून त्यात पाणी ओतीत जावे आणि घाशीत जावे उपचाराची पद्धती अशी टब टबमध्ये एक छोटे स्टूल ठेवावे असे की पाण्याच्या सपाटीपासून किंचित वर त्याची बैठक यावी पाय बाहेर ठेवून त्यावर वसावे आणि इंद्रियाच्या टोकाचे घषण करावे थोडीसुद्धा इजा होता कामा नये या क्रियेने बरे वाटते असे झाले पाहिजे हे घर्षणस्नान करण्याला फार शांती वाटते त्याचा आजार कसलाही असो तो त्या त्यावेळी तरी शांत होतो या स्नाला कटीस्नानापेक्षाही कुणीने वरचे स्थान दिले आहे मला कटीस्नानाचा जितका अनुभव आला आहे तितका घर्षणस्नानाचा आलेला नाही त्यात मुख्य दोष माझाच आहे मी त्याचा प्रयोग करण्याचा आळस केला ज्यांनी मी तो उपचार सुचविला त्यांनी त्यात चिकटीने अमल केला नाही म्हणून परिणामाविषयी अनुभवाने मी काही लिहू शकत नाही कोणी तो आजमावून पाण्यासारखं आहे ट वगैरेची सोय नसेल तर लोट्यात पाणी भरून त्याने घर्षणस्नान करता येईल त्याने शांती लाभेलच मानसे या इंद्रियाच्या स्वच्छतेकडे फार कमी लक्ष देतात तेव्हा घर्षणस्नानाने हे इंद्रिय आपोआप स्वच्छही होईलच काळजी घेतली नाही तर आतला घुमट झाकणाऱ्या कातडीत मळ भरतच जात असतो हा मळ काढून टाकण्याची अतिशय गरज आहे या इंद्रियाच्या अशा सदुपयोगाने त्याच्यासंबंधीची काळजी ठेवल्याने ब्रह्मचल्य पाळण्याला मदत मिळत आजूबाजूचे मज्जातंतू मजबूत आणि शांत होतात आणि या इंद्रियावाट व्यर्थ वीरस्राव न होऊ खबरदारी वाढते कारण असास्राव स्राव होऊ देण्याने आलेल्या घाणीविषयी मनात तिरस्कार उत्पन्न होतो उत्पन्न झाला पाहिजे ही दोन स्नाने खास डॉक्टर कुणीची समजावी तिसरे काही अंशी असाच परिण निपजवणारे चादर स्नान आह ताप येत असला आणि झोप काही केल्या येत नसली तर त्याला हे स्नान उपयुक्त आहे खाटेवर दोन तीन घोंगडी अंतरावीत ती रुंद असावी त्यावर जाडसुती चादर जाड खादी पासोडीसारखी पसरावी ती थंड पाण्यात बुचकळून खूप पिळावी आणि त्या कांबळ्याच्यावर पसरावी त्यावर रोग्याला उताना निजवावे त्याचे डोके घोंगडी बाहेर उशीवर ठेवावे डोक्यावर ओला पिळीला टॉवेल ठेवाव्या रोग्याला निजवून लगेच घोंगड्यांची टोके आणि चादर जोहो बाजूंनी लपेटून घ्यावी हात चादरीच्या आत असावेत पाय पायसुद्धा बरोबर चादर आणि घोंगडी यांच्यात झाकलेले असावेत की ज्यामुळे बाहेरचा वारा आत न येईल या अवस्थेत रोग्याला एक दोन मिनिटातच गर्मी वाटू लागायला पाहिजे थंडीचा काटा फक्त निजवेते निजवेतवेळी लागेल तेवढाच मग रोग्याला बरेच वाटेल ताप जर दीर्घ मुदतीचा नसला तर पाच मिनिटात उकडून रोग्याला घाम फुटतो पण तीव्र आजारात अर्धा तासापर्यंत मी रोग्याला चादरीत ठेवले आहे आणि शेवटी घाम आला आहे कित्येक वेळा घाम येत नाही पण रोगी झोपी जातो झोपला तर त्याला उठवू नय झोप आली याचा अर्थ चादर स्नान त्याला आराम देत आहे असे समजाव चादरीत ठल्यानंतर आजाराचा ताप एक दोन अंशांनी तरी उतरतो सान्नीपाताने घरलेल्या डबल न्युमोन्या झालेल्या माझ्या मुलाला मी चादरस्नान दिले होते तीन चार दिवस ते दिल्यानंतर ताप हटला आणि घामाने तो डबडबून गेला त्याचा ताप शेवटी टायफॉईड ठरला आणि बेचाळीस दिवसांनी पुरता उतरला चादरस्नान एकशे सहा डिग्रीपर्यंत ताप जाई तोपर्यंतच दिल सात दिवसानंतर असा उग्र ताप गेला निमोनिया गेला आणि मग टायफॉईड म्हणून एकशे तीन पर्यंत तो जात असे अशांच्या बाबतीत माझी स्मरणशक्ती दगा देत असल्याचाही संभव आहे हा उपचार डॉक्टर मित्रांचा विरोध असताना मी केला होता औषध मुळीच दिले नाही हा मुलगा माझ्या चारही मुलात जास्त चांगला आरोग्य संपन्न आणि सर्वाहून जास्त काटक आहे अंगावर घामोळ्या झाल्या पित्त उठले फार कंड सुटली गोवर आला किंवा फोड्या निघाल्या तर या चादरी स्नानाचा उपयोग होतो मी या आजारात चादर स्नाचा सर्रास उपयोग केला आह फोड्यांमध किंवा गोवारात पाण्यात मी गुलाबी रंग येईल इतक परमागणीत टाकल होत चाचरीचा उपयोग कल्यानंतर ती उकळत्या पाण्यात बुडवून ठवावी आणि पाणी कोमट झाल्यानंतर व्यवस्थित धुवून टाकावी रक्ताभिसरण मंद झाल असल पायात फार कळा येत असल्या तर बर्फ गाजल्यान फायदा होत असल्याच दिसून आल आह बर्फाच्या उपचाराचा परिणाम उन्हाळ्यात जास्त चांगला होतो हिवाळ्यात अशक्त माणसांवर बर्फाचा प्रयोग धोकादायक ठरण्याचा संभव आहे आता गरम पाण्याच्या उपचाराविषयी विचार करू गरम पाण्याचा जर समजून उपयोग केला तर, के तर पुष्करोग क्षमतात आयोडीन या प्रसिद्ध औषधाचे जे उपयोग आहेत त्यातले पुष्काचे उपयोग गरम पाण्याने मिळतात सूज आली तर आयोडीन लावतात त्याच जागी गरम पाण्याचा पिळा ठेवला तर आराम वाटण्याचा संभव आहे कानात दुखत असेल तर आयोडिनचे थेंब टाकतात त्याऐवजी गरम पाण्याची पिचकारी मारण्या शांती वाटण्याचा संभव आहे आयोडिनचा उपयोग करण्यात काहीसा धोका आहे तो यात नाही आयोडिन जंतुनाशक आहे तसेच गरम म्हणजे उकळते पाणी जंतुनाशक आहे याचा अर्थ आयोडिन काही फाशी उपयुक्त वस्तू नाही असे मला सुचवायचे आहे असा नाही त्याच्या उपयुक्ततेविषयी मला मुळीसुद्धा शंका नाही पण गरीबाच्या घरी ते कोठून मिळणार ती महाग वस्तू आहे वाटेल त्या माणसाच्या हाती देता येण्यासारखी ती वस्तू नाही पण पाणी हे सर्वांच्याकडे असल्याने औषध म्हणून त्याच्या उपयुक्ततेची आपल्याला परवा नसते या बेपरवाईपासून दूर राहिले पाहिजे आपल्या घरात असलेल्या इलाजाने ज्ञान झाल्याने आपण पुष्कळ भयातून वाचतो विंझू ज्याला चावला त्याला इतर कोणत्याही उपायांनी फायदा झाला नाही तर दौड झालेला बाग गरम पाण्यात मुचकवून ठेवल्याने काहीसा आराम खात्रीपूर्वक मिळतो एकदम थंडी वाजून आली तर वाप दिल्याने किंवा आजाराच्या अजुला बाजूला गरम पाण्याच्या बाटल्या व्यवस्थित ठेवल्याने व त्याला बरोबर पांघरून गातल्याने त्याची थंडी दूर करता येत सर्वांच्याकडे रबराची पिशवी नसत काचेची मजबूत बाटली तिला मजबूत बूत घासल म्हणजे ती पिशवीचे काम देत कोणत्याही धातूची बाटली सुद्धा जर तिला पक्के बुट बसविले तर सुंदर काम देते धातूची किंवा इतर बाटली जास्त गरम वाटली तर ती जाड कपड्यात लपटावली वाफेच्या रूपात पाणी फार उपयोगी आहे घाम येत नसला तर वाफ घेतल्याने तो आणता येतो संधीवाताने ज्याचे शरीर धरले असेल त्याला किंवा ज्याचे वजन फार वाढलेले असेल त्याला वाफ फार उपयोगी आहे वाफ घेण्याची जुनी आणि सोप्यात सोपी पुढील प्रमाणे आहे वाखाची किंवा खात्याची खाट वापरणे जास्त चांगले पण नवारीचीही चालेल तिच्यावर पासोडी किंवा कांबळ पसरून आजाराला त्यावर झोपवावे उकळत्या पाण्याने भरलेली दोन तपेली किंवा घागर खाटेच्या खाली ठेवावी आजाराला अशा रीतीने झाकावे की ज्यायोगे कांबळ चहू बाजूनी जमिनीला लागेल त्यामुळे बाहेरची हवा खाटेच्या खाली जाणार नाही अशा रीतीने लपटल्यानंतर घागरीच्या किंवा तपेल्यावरचे झाकण काढून घ्यावे म्हणजे आजाऱ्याला वाफ मिळेल योग्य तितकी वाफ न मिळाली तर पाणी बदलावे लागेल दुसऱ्या घागरीत पाणी उकळते असले तर ती खाटेखाली ठेवावे सामान्यपणे आपल्याकडे खाटे-खाली निखारे ठेवायचे आणि त्यावर उकळत्या पाण्याचे भांडे ठेवायचे असा रिवाज आहे या पद्धतीने पाण्याची उष्णता जरा अधिक मिळण्याचा संभव आहे पण त्यात अपघात होण्याची भीती असते एखादी ठिंगी उडाली आणि कांबळ किंवा दुसरी एखादी वस्तू पेटली तर आजाराचा जीव घेऊ धोक्यात यायचा म्हणून उष्णता लगेच मिळण्याचा लोप सोडून मी सुचविलेल्या पद्धतीचा उपयोग करावा कित्येकजण अशा पाण्यात औषधी वनस्पती टाकतात उदाहरणार्थ कडू लिंब मला त्याचा उपयोगाचा अनुभव नाही प्रत्यक्ष उपयोग वाफेचा आहे ही पद्धती घा करता आहे ज्याचे पाय गार पडले असतील पायात कळा येत असतील त्याने अशा अशावेळी गुडगे बुडतील एवढ्या खोल भांड्यात सहर होईल अशा गरम पाण्यात मोहरीची फूट टाकून पाय काही मिनिटे बुडवून ठेवावेत त्याने पाय गरम होतात कळा शमतात रक्त खाली उतरते त्यामुळे आजाराला बरे वाटते पडसे झाले असले किंवा घसा धरला असला तर किटलीत उकळते पाणी ठेवून घशात किंवा नाकात वाफ घेता येते किटलीला एक वेगळी नळी लावल्याने त्या वाटे वाफ मजेने घेता येते ही नळी लाकडाची ठेवावी रबराची नळी त्या तोटीला लावल्याने जास्त सोय होते